पुस्तक मनुबाबा व चित्राणी चारू लेखक साने गुरुजी वाचक विद्यापाटील प्रकरण दहावे जन्मभूमीचे दर्शन सोनी व रामू यांचा नवा संसार सुरू झाला मनुबाबा आता काम करीत नसत मागाचे खटक खटक आता बंद झाले त्यांच्या जीवनाचे वश्रही आता बहुतेक पुरे होत आले होते एके दिवशी सायंकाळी सोनी व मनुबाबा फिरायला गेली होती मनुबाबा एका शिलाखंडावर बसले होते त्यांच्या पायाशी सोनी होती बाबा सूर्य मावळाला आता लवकर अंधार पडेल माझाही जीवन सूर्य आता लवकरच मावळेल का असं म्हणता बाबा आम्हाला कंटाळला नाही बेटा परंतु एक दिवस बोलावन येईलच माझ्या झोपडीतील माग बंद झाला जीवनाचाही माग आता बंद होईल तुम्ही सुखाने नांदा सोने अलीकडे माझ्या मनात एक तीव्र इच्छा उत्पन्न झाली आहे कोणती बाबा आम्ही ती पुरी करू इच्छा एवढीच की जन्मभूमी पुन्हा एकदा पाहून यावी सोने तीस पस्तीस वर्ष झाली माझी जन्मभूमी सोडून मी रायगावी आलो मी आलो त्यावेळेस जीवनात अंधार होता जगात न्याय नाही सत्य नाही प्रेम नाही स्नेह नाही देव नाही धर्म नाही असं मला वाटू लागलं होतं मी माझी जन्मभूमी सोडली तिचा विचारही कित्येक वर्ष माझ्या मनात आला नाही परंतु तू सारं मला पुरतं दिलंस तू माझ्या जीवनात पुन्हा प्रकाश आणलास श्रद्धा आणलीस माझ्या जन्मभूमीचा निराशेच्या भरात मी त्याग केला आज जीवनात आशा आहे तर ती जन्मभूमी मला पुन्हा पाहून येऊ दे येऊ यो का जाऊन बाबा कशी आहे तुमची जन्मभूमी सुंदर आहे सायगाव हो, माझ्या जन्मभूमीचं नाव हो। गावाभोवती सदैव वाहणारी बहुळा नदी आहे किती निर्मळ व गोड तिचं पाणी आमच्या गावात भांडणतंडा होत नसे द्वेष मत्सर नसे कोर्ट कचेरीत कधी कोणी गेलं नाही हा अपराध करणारा हा पाप करणारा एवढंच देवळात जमून सर्वजण मिळून पुरावा पाहून ठरवीत दुसरी शिक्षा नसे पाप करण्याचं मन त्याला खातच असतं निराळी शिक्षा कशाला असं माझं गाव म्हणे पाहून येईन तो गाव पुन्हा किती विस्तृत मैदान कशी आमराई कशी स्वच्छ सुंदर घरं येऊ का जाऊन देवाकडे जाण्यापूर्वी एकदा जन्मभूमी पाहून येईन मातृभूमी पाहून तुम्ही काय एकटेच जाणार एकट्यालाच जाऊ दे माझ्या भावना माझ्या स्मृती तुम्हाला त्यात मजा वाटणार नाही खरं ना मग या जाऊन परंतु पायी जाऊ नका तुम्ही आता वृद्ध झाला आहात अशक्त आहात गाडी घोडा करून जा तुम्ही आम्हाला पुष्कळ दिवस हवेत मनुबाबा पुन्हा आपल्या सायगावला आले परंतु सायगाव पूर्वीचा राहिला नव्हता कोठे आहे ती आमराई कुठे आहेत ती विस्तृत मैदाने आता जिकडे तिकडे धुराचे चिमण्या दिसत होत्या सायगाव उद्योगधंद्याने गजबजले होते सहारी गडबड त्या विस्तृत मैदानात मोठमोठे कारखाने उघडण्यात आले होते अमराई जाऊन तिथे नवीन घरं बांधण्यात आली होती ठिकठिकाणी वकिलांच्या पाट्या होत्या कोर्ट कचरी गावात आली होती मनुबाबांना स्वतःचे घरही कुठे दिसले नाही त्यांचा मित्र विनू तोही दिसला नाही मनुबाबा सर्वत्र पाहत राहिले त्यांना ओळखीचं कोणी भेटेना आणि त्यांनाही कोणी ओळखीना सहा सायगावात ते भटकले शेवटी ते बहुळ्या नदीच्या तीरावर आले परंतु बहुळेच्या पाण्यात आता गावातील गटारी सोडण्यात आली होती ती लोकमाता लेकरांची सहारी घाण धुवून नेत होती मनुबाबास वाईट वाटले ते हिंडत हिंडत वरच्या बाजूस गेले जेथे पाणी निर्मळ होत तेथे गेले तेथे ते बसले बहुळेचे निर्मळ मधुर असे पाणी ते उजळीने प्यायले त्या बहुळेचे पाणी पिऊन पस्तीस वर्षापूर्वी ते मध्यरात्री निघून गेले होते पुन्हा तिचे पाणी पिऊन ते उठले त्यांनी बहुळेला प्रणाम केला पुन्हा मनुबाबा उठले आता संध्याकाळ होत आली होती अंधार पडू लागला होता मनुबाबा गावात आले गावात जिकडे तिकडे विजेच्या दिव्यांचा लखलकाआट होता म्हाताऱ्या मनुबाबांचे डोळे दिपून गेले सायगावडा प्रणाम करून ते परत फिरले त्या दिवशी सायंकाळी रामू व सोनी फिरायला गेली होती तो धुरून कोणीतरी येत आहे असे त्यांना दिसले दोघेजण धावत गेली बाबाच ते चालत येत आहेत हो ते मनुबाबास होते पाठीवर लहानसे गाठोडे होते हातात काठी होती ते वाकले होते हळूहळू येत होते सोनी धावत गेली व तिने गाठोडे घेतले बाबा चालत कशाला आलात गाडीने चालव परंतु गाव दिसू लागल्यावर उतरून आलो गाडी वाणाला दुसरीकडे जायचे होते कशाला त्याला हिसका आता सायंकाळ होत आली मला आता एकट्यानेच जायचे आहे माझ्या पाप पुण्याची काठी हातात घेऊन देवाकडे जायची आहे खरे ना बाबा तुमच्या जन्मभूमीहून आम्हाला काय आणलं कर्तव्य आणि प्रेम या दोन वस्तू मी तुम्हाला देतो या माझ्या शेवटच्या देणग्या रामू सोने सुखा संसार करा जपून वागा संसार म्हणजे सरकशीचा खेळ तारेवरून चालणे तोल सांभाळावा लागतो संयमाची छत्री हातात धरून चाला म्हणजे तारेवरून पडणार नाहीत परस्परात सांभाळा शेजाऱ्या पाजाऱ्यांना मदत करा परावलंबी होऊ नका चैन करू नका कंजूसपणाही नको सार प्रमाणात असावं प्रमाणात सौंदर्य आहे समजलं ना बाबा तुमच्या सांगण्याप्रमाणे आम्ही वागू तुमचा आशीर्वाद आम्हाला सांभाळील परंतु तुम्ही आम्हाला अजून पुष्कळ दिवसावेत सोनी म्हणाली ते का आपल्या हाती हे बघ दूर दिवे चमकतायत मनुबाबा म्हणाले